वाल्मिकी रामायण किशकिंधाकांड स्वर्ग बत्तीसा अंगदाचे बोरणे ऐकून आणि लक्ष्मण रागावलेला आहे हे, हे सचिवांना ऐकून भानावर आलेला सुग्रीव आपल्या आसनावरून उठला मुत्सद्देगिरीत निपुण आणि सल्ला देण्यात कुशल अशा त्याने परिस्थितीचे योग्य मूल्यमापन बुद्धीने केले आणि आपल्या मंत्र्यांना तो म्हणाला मी तोंडातून काहीही वाईट काढलेले नाही किंवा हातून काही वाईट केले नाही तर मग रामाचा हो लक्ष्मण रागावला का याचा मी विचार करीत आहे माझे ते बरे पाहणारे नाहीत शत्रू आहेत नित्य संधी पाहणारे त्यांनी माझ्यात नसलेले दोष लक्ष्मणाला सांगितले असावे तेव्हा तुम्ही सर्वांनी आता आपापल्या बुद्धीप्रमाणे आणि योग्य असेल त्याप्रमाणे अगोदर हुशारीने हळूहळू त्याच्या मनात काय आहे ते बरोबर समजून घ्यावे लक्ष्मणाकडून किंवा रामाकडून मला तशी काही भीती नाही परंतु कारण नसताना मित्राने रागवावे यामुळे मनात गोंधळ उत्पन्न होतो मित्र करणे सर्व पण तो सांभाळणे फार कठीण मने चंचल असल्यामुळे थोडक्याने सुद्धा प्रेमात भंग पडतो या कारणामुळे मी त्रस्त झालोय मात्र महात्मा रामाने माझ्यावर जो उपकार केला आहे त्याची फेड करणे मला शक्य झालेली नाही पण सुग्रीवाच्या या पोरण्यावर वानरश्रेष्ठ हनुमान वानर मंत्र्यांच्या समुदायात आपला युक्तिवाद चालवून म्हणाला वानर राजा तुझ्यावर दो त्याने हित उपकार केला आहे तो तू मनात अविश्वास ठेवून विसरलेला नाहीस यात बिलकुल आश्चर्य नाही पण वीर राघवाने मनात शंका न ठेवता इंद्रासारखा पराक्रम असलेल्या वालीचा राम हा प्रेमाने तुझ्यावर रागावलेला असला पाहिजे <coughs> यात संशय नाही म्हणूनच त्याने आपला भोव क्रांती लक्ष्मण याला पाठवले तू मोठा समयज्ञ पण निष्काळजी राहिलाय आणि काल जाणत नाहीस सप्तछद वृक्ष फुलून सावळ्या रंगाचा हा शुभ शरद ऋतू प्राप्त झाला आहे सगळ्या दिशा नद्या वानश्रेष्ठा आता हा उद्योगाला लागण्याचा काळ आलाय पण तुझ्या ते लक्षातच आलेले नाही तू प्रमादशील झालास असे समजून लक्ष्मण येथे आलेला बायको हरण झाल्यामुळे आर्थ झालेल्या महात्म्या रामाचे कठोर बोलणे दुसऱ्या माणसाच्या तोंडून ऐकून तू सहन केले पाहिजेस तुझ्याकडून अपराध घडला असताना हात जोडून लक्ष्मणाचे मन प्रसन्न करून घेण्यावरून दुसरा काही योग्य उपाय नाही नियुक्त केलेल्या मंत्र्याने राजाला त्याचे हित सांगितले पाहिजे म्हणून मी भय सोडून हे असे तुला निश्चितपणे बोललो राम जर क्रुद्ध झाला तर आपले धनुष्य सज्ज करून देव असुर गंधर्व यांच्यासह सारे जग आपल्या ताब्यात ठेवण्याला समर्थ आहे त्याला राग योग्य नव्हे त्याचे मन विशेषतः त्याने पूर्वी केलेला उपकार स्मरून पुन्हा प्रसन्न करून घेतले पाहिजे आपला पुत्र आणि सूरजन यांच्यासह त्याच्यापुढे मस्तक लवून प्रणाम करून राजा स्त्री जशी आपल्या भरतेचा ताब्यात राहते तसा तू आपले वचन लक्षात आणून त्याच्या अधीन राहा हे वानोरेंद्रा तू मनाने सुद्धा रामाचे आणि त्याच्या धाकटा भावाची आज्ञा नाकारणे योग्य नाही सुरेंद्रासारखे तेज असणाऱ्या या रामाचे मानुषबळ तुझे मनच जाणत असेल किशकिंदाकांडाचा बत्तीसावा सर्ग समाप्त